घोड़ा एक कोबड़ा एक तबेडिया शिरला वो देखे बनने घोड़ा शेजारी जो कड़वा पड़ला होता तो उतरूला घोड़े अपने मगिल पाय वरछे वड़ता वो, वो जमीनी वे पी काघाड़ी करना तो मोटा गंभीरपने घोड्याला सांगू लागला अरे तुमचं हे वागणं बरोबर नाही आपण एकमेकांच्या पायांनी एकमेकांना तुडवू नये यासाठी आपण शक्य ती काळजी घेतली पाहिजे हे लक्षात ठेवा तात्पर्य स्वत ची किंमत किती हे लक्षात न घेता जो मोठ्यापणाच्या नात्याने बोलू लागतो तो मूर्ख होय गोष्ट दोनशे सत्याहत्तर बकरीने पाळलेले मेंढू एका बकरीने एक मेढरा से पोर पड़े होते त्या बकरी एक लांडगा मेढरा हो ने उत्तर दिखा बाबा तू मन तो है खर है जिने मैं कारुपायटा बाड़ी जन्मदिवर तिथे टाकन दिल तिला मी आई कसं म्हणू मी तर ह्या बकरीलाच माझी आई समजतो कारण माझ अनाथाचं पालन करून तिने मला संरक्षण दिलं तरी ही लांडगा पुन्हा म्हणाला अरे जिने जन्म दिला ती तुला अधिक पूज्य वाटायला हवी मेंढ्रो म्हणाले मी काळा आहे की गोरा आहे हे पाहण्यासाठी न थांबता जी जन्मल्याबरोबर टाकून गेली तिला मी काही आई म्हणणार नाही सातोय मुलांना जन्म देणारे आईवडी वडील सगळेच असतात पण जे मुलाचे पालन पोषण करतात शिक्षण देतात तेच खरे आई वडील होत गोष्ट दोनशे अठ्यात्तर एक मोठा पर्वत मोठ मोठ्याने ओढू लागला तेव्हा लोकांना वाटले की हा प्रसवत असावा मग ती मजा पाहण्यासाठी खूप लोक जमले आणि पर्वताच्या पोटातून काहीतरी मोठी वस्तू निघेल म्हणून मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत बसले शेवटी एक उंदीर उडी मारून बाहेर आला तात्पर्य अमुक करू तमुक करू अशा गप्पा बरेच झड मारतात पण अगदी क्षुल्लक काम सुद्धा ते नीट करू शकत नाही गोष्ट दोनशे एकोणऐंशी शेतकरी व एका शेतकऱ्याने थंडीचे दिवस असताना कुंपणाजवळ पडलेला एक साप पाहिला तो थंडीमुळे अगदी मरायला टेकला होता ते पाहून शेतकऱ्याला त्याची दया आली म्हणून त्याने त्या सापाला घरी नेऊन विस्तवाजवळ ठेवली थोड़ी उब मिलता था आठ मोटे करु शोर अंगा उत् बायका जोरा ईकारी हाथ कूरा घेन आला व एवं सावरे के साला अरे दुष्टा ज्या तुझा प्राण वाटला उपकार अटतोस का तरी कड़क शिक्षा हवी मरणापेक्षा कात्पर्य जन स्वभावी वाप्त होते गोष्टे ऐसी कुत्र एक शक्कर शेत काम आटको घरी आला झोपी गूग पड़ना पालथी पड़े होते वर्व कपड़े रक्ता ने मिलते जवळच त्याचा कुत्रा बसला होता ते दृश्य पाहून शेतकऱ्यात असे वाटले की कुत्र्याने आपले मूल मारले म्हणून त्याने रागाच्या कुदळ कुत्र्याच्या डोक्यात घालून त्याचे प्राण घेतले नंतर पाळण्याजवळ लावून पाहतो तो तेथे एक मोठा भयंकर साप मारून टाकलेला दिसला तेव्हा कुत्र्याने आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी या सापाचे तुकडे करून टाकले असावे ही गोष्ट शेतकऱ्याच्या लक्षात आली व अशा याबद्दल तात्पर्य रागाच्या एखादी अविचारिक वृत्त होण्याची शक्यता असते अशा वेळी विवेकबुद्धी अवश्य जागरूक ठेवली पाहिजे गोष्ट दोनशे एक्क्याऐंशी चिलट व मधमाशी थंडीने कुडकुडत असलेले व भुकेने व्याकुळ झालेले एक चिलट एके दिवशी सकाळी एका मधमाशांच्या पोळ्यापाशी गेले अरे आमच्या मुलांनी स्वतः उद्योग करून आपलं बोट कसं भरावं हे शिक्षण आम्ही त्यांना देतो अशा वेळी ज्या गाण्याचा उपयोग तुला स्वतःला होत नाही ते आमच्या मुलांना शिकवून काय फायदा तात्पर्य जी कला शिकवून आपला चरितार्थ चालविणे शक्य होत नाही त्या कलीपेक्षा ज्या उद्योगाने आपले कोठ भरू शकेल असा उद्योग शिकणे चांगले होय गोष्ट दोनशे ब्याऐंशी आजारी पडलेला घारीचा मुलगा एका घारीचा मुलगा बरेच दिवस आजारी होता तो जगेल अशी कोणाला आशा नव्हती तेव्हा त्याच्या हातून जी वाईट कृत्य घडली होती त्याची आठवण होऊन त्याला फार भीती वाटू लागली म्हणून तो आपल्या आईस म्हणाला आई, आई माझ्या आरोग्यासाठी तू काही उपवास व्रत करून देवास प्रार्थना कर त्यावर त्याच्या आईने उत्तर दिले बा तुला आरोग्य देण्यासाठी देव माझी प्रार्थना ऐकेल असं मला वाटत नाही ना जीव घेतलेल्या वाईट गोष्टींचा कधीही पश्चाताप झाला नाही त्याच्यासाठी मी देवाकडे कोणत्या तोंडाने प्रार्थना करू ते तूच सांग तात्पर्य जन्मभर नाना प्रकारची वाईट कामे करून मरते वेळे आता कसे होईल म्हणून रडत बसण्यापेक्षा पहिल्यापासून वाईट कामे हातून न होण्याची खबरदारी घ्यावी गोष्ट दोनशे पक्षपाती न्यायाधीश एक शेतकरी शेजारच्या वकिलाकडे गेला व त्यास म्हणाला वकील साहेब आत्ताच माझ्या एका खट्याने तुमच्या बैलाच्या अंगात शिंगे केला आहे के तर या नुकसानीबद्दल तुम्ही माझ्याकडून कोणता मोबदला घेणार आहात ते कृपया सांगा त्यावर वकिलाने सांगितले माझ्या जखमी झालेल्या बैलाबद्दल तू तु तुझा एक बैल मला म्हणजे झालं त्या ऐकून शेतकरी म्हणाला वकील साहेब मी चुकून उलटच बोललो खरा प्रकार म्हणजे तुमच्या बैलाने माझ्या बैलाला मारला आहे त्यावर वकील म्हणाला घड्या तर मग या बाबतीतला कायदा अगदीच वेगळा आहे प्रथम मला या गोष्टीची पूर्ण चौकशी केली पाहिजे आणि जर नंतर शेतकरी वकिला मध्येच थांबवत म्हणाला आता जर तर नंतर असं का जो न्याय तुम्ही मला पहिल्याने लागू केला तोच तो तो न्याय आता तुम्हाला का लागू असू नये तात्पर्य आपले एखाद्याने नुकसान केले तर त्याच्याकडून भरून घेण्या आपण जितकी दक्षता ठेवतो तितकीच दक्षता दुसऱ्याचे नुकसान भरून देण्याच्या कामे ठेवली पाहिजे चौऱ्याऐंशी ब्रह्मदेव ब्रह्मदेवाने उंट आपल्याला शिंगे नाहीत म्हणून उंट्याला फार वाईट वाटे त्याने त्यासाठी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की हे देवा बैल बोकड इत्यादी प्राण्यांना जशी तू शिंगे दिली आहे तशी जर मला देशील तर मी इतरांपासून माझं संरक्षण करू शकेन तेव्हा देवा माझी एवढी विनंती तू मान्य कर उंटाचे हे भाषण ब्रह्मदेव त्याला म्हणाले अरे मूर्खा तुला जे काही दिलं आहे तेवढ्यावर तू समाधानी असावा पण तू समाधानी नसून इतरांना तुझा हेवा वाटतो त्याबद्दल मी तुला शिक्षा करतो आज तुझे जे कान काम आहेत ते यापुढे लहान होतील तुला माणसाची ओझी व्हावी लागतील तात्पर्य नैसर्गिक स्थितीबद्दल म्हणजे देवाच्या कार्यास नावे ठेवल्यासारखे आहे गोष्ट दोनशे पंच्याऐंशी आणि कोल्हा तळ्यातील एक बेडू एके दिवशी तळ्यातून बाहेर आला व मोठमोठ्याने इतर प्राण्यांना हाक मारून म्हणाला अहो ऐका मी मोठा आहे कोणताही वो ही व असला तरी मी तो बरा करू शकतो बोलून आपले वैद्यकाचे ज्ञान इतरांना दिसावे म्हणून तो वैद्यक का शास्त्रातील काही श्लोक दाखवू लागला त्या श्लोकांचा अर्थ मोहीत समजला नाही परंतु श्लोक ऐकून हा खरेच मोठा वैद्य आहे असे समजून ते माना डोलावू लागले खुलण्यास मात्र हा आवडला नाही तो बेडकाकडे पाहत राधाने म्हणाला अरे मूर्खा तुझा दगडा चिवलेला असून अंगावर तिथली डाग आहेत तरी तुझे स्वतःचे रोग बरे करता येत नाहीत तर तू दुसऱ्याचे रोग काय बरे करू शकशील तात्पर्यंत स्वतःच्या अंगातले दोष घालविता येत नाहीत अशांनी इतर उपदेश करू नये नाहीकर त्यांची टर उडवल्याशिवाय कोणीही राहणार नाही गोष्ट दोनशे शहाऐंशी कोल्हा आणि काटे झाड एका कोल्ह्याच्या मागे एक कुत्रा लागला म्हणून कोल्हा जोरात सुटला पर पळता पळथा एका कुंफणावर उडी मारित असता त्याने एका काट्यांच्या झाडाचा आधार घेतला त्यामुळे त्याच्या हातापायास काटे अडकून तो तेथे झडकून पडला त्यावेळी तो त्या का म्हणाला अरे मी संकटात होतो म्हणून तुझ्या आश्रयास आलो तर तू क्रूरपणे वागलास हे काही योग्य नाही त्यावर काटे झाडाने उत्तर दिले अरे तू मला कुशाल झोंबावं आणि मी ते अगदी भुकाटपणे सहन करावं असं तुला का वाटतं वास्तविक पाहता दुसऱ्याला झोंबण्याचा हक्क आमच्यासारख्या काटेझाडांना आहे इतरांना नाही म्हणून यानंतर तू हे लक्षात ठेव कधीही काटे झाडांच्या वाटेस लावू नको तात्पर्य जे दुष्ट असतात ते विनाकारण दुसऱ्याला त्रास देऊ लागतात परंतु एखाद्या वेळी त्याला सवाई भेटतो आणि त्याची खोड मोड सत्याऐंशी माणूस व सिंह एक माणूस अरण्यात त्याची ते ते एका सिंहाशी भेट झाली त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळ्या विषयांवर बऱ्याच वक्तव्या केल्या व दोघे एकमेकांस आवडू लागले शेवटी मात्र माणूस श्रेष्ठ कि किंवा श्रेष्ठ या विषयावर बोलू लागले व त्याचे वादात रूपांतर झाले ते दोघेही भांडू लागले नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसाच सिद्ध करता येईना तेव्हा त्याने ते आपल्या जवळ असलेले शिल्प त्याला दाखवले सिंहाचे आयाळ हाती धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते शिल्प होते ते पाहून सिंह त्याला म्हणाला ज्यानं हे शिल्प तयार केलं तो मनुष्य होता तोच जर तर माणसाच्या छातीवर बसून सिंह मारतो आहे असं त्यानं दाखवला असतो तात्पर्य वाद घालताना स्वतःला अनुकूल असतील अशीच प्रमाणे पुढे मांडतो दुसऱ्या बाजूची प्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही गोष्ट दोनशे अठ्या चावलेला माणूस एका माणसाला कुत्रा चावला जेथे कुत्रा चावला तेथे भात्रीचा खायला दिला तर विष उतरेल उपाय एका म्हातारीने त्याला सुचविला त्याप्रमाणे तो करीत असता एक शहाणा माणूस तिकडून जात होता त्याने त्याला विचारले अरे बाबा तू काय करतोस त्यावर घडलेला सर्व प्रकार कुत्रा चावलेल्या माणसाने त्याला सांगितला त्या ऐकून तो शहाणा माणूस म्हणाला अरे असं जर असेल तर मी तुला एक विनंती करतो की तू ही गोष्ट इतरांच्या दृष्टीला पडू देऊ नकोस कारण मानसाला टावल्याशिवाय पुतऱ्याला भाकरी फायदा मिळते हे गावातील सर्व पुत्री माणसांना टावल्याशिवाय राहणार नाही तात्पर्य दुष्ट लोकांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना शिक्षा केली पाहिजे व सोडून उलट त्यांना बक्षीस देण्यात आले तर त्यांना उत्तेजनच मिळेल व अधिकच दुष्कृत्य करू लागतील गोष्ट दोनशे एकोणनव्वद टकल्या एका नाताऱ्या घोडेस्वाराच्या डोक्यावर ते सगळे केस गळून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मोठे टक्के पडले ते लपवावे म्हणून तो केसाचा टोक घालीत असे एके दिवशी तो इतर घोडेस्वारांबरोबर शिकारी अचानक सोसाट्याचा वारा सुटला व त्याच्या डोक्यावरील केसाचा टोक उरून गेला त्यामुळे त्याचे टक्कल इतरांना दिसले ते पाहून त्याचे साथीदार व रस्त्यातील इतर लोक त्याला हसू लागले तेव्हा तो मोठमोठ्याने हसून म्हणाला अहो जिथे माझे स्वतःचे केस डोक्यावर राहिले नाही तिथे हे कृत्रिम ते सोडून गेले तर त्यात आश्चर्य काय तात्पर्य आपली कोणी धक्का दिले असता आपण ही न रागावत्या स्वतःची धटका करावी म्हणजे त्यांची धट्टा आपोआप बंद होते गोष्ट दोनशे नव्वदावी डेव आणि गाडीवाला नुकताच पाऊस पडून सगळीकडे फार चिखल झाला होता अशा वेळेस गाडा आणि गाडीवाला आपली गाडी रस्त्यातून नेत असता तिची चाकीट चिखलात रुटून बसली हे पाहून आकाशाकडे तोंड करून गाडीवाला देवाची प्रार्थना करू लागला देवा मी गरीब आहे या संकटातून तू मला तो प्रार्थना करीत असताना देवाने आकाशातून पाहिले तो गाडीवाला स्वस्त बसून आपली प्रार्थना करीत आहे असे दिसले त्यावर तो गाडीवाल्यास म्हणाला अरे मूर्खा तू असा मुर्खासारखा बसलास काय उठ मी बैलांना गाडी ओढायला स्वतः चाकांना हाताने जोर दे म्हणजे मी तुला सहाय्य करीन नुसते बसून राहणार राहणार तर मी मदत करीत नाही त्यानंतर देवाने सांगितल्याप्रमाणे गाडीवाल्याने केले तेव्हा गाडी चिखलातून गोल तात्पर्य देवाची मदत हवी असेल तर आधी स्वत काम केले पाहिजे कारण आळशी माणसाला देव मदत करत नाही गोष्ट दोनशे एक्क्याण्णव पारधी व एका पारध्याने पक्षी पकडण्यासाठी एके ठिकाणी गाडे मांडून ठेवले त्यात एक साळुंकी सापडली ती मोठमोठ्याने ओरडू लागली अरे देवा मी आता काय अपराध केला आहे मला अशा संकटात सा घातलं मी काही कोणाचे पैसे सोनं चोरलं नाही मी फक्त भगवाचा दाणा घेतला तेवढ्यासाठी एवढी मोठी शिक्षा तात्पर्य चोरले वस्तु कि लहन व क्षुलकली तरी चोरी गुनिया लहन होते असे अंडी एका मानसा खंसी होती, अंडी अंडी मानसा नहीं बण्व सोन अं हंसी एक हंसी होती दर रोज एक सोन से अंडे घात्या अंडिया समाधानी अवे होते परंतु ते न होता क्या सोनिया लोट अधिक वाढ़ चलना एक ज्याण अंसा से ठिकाण अपनासा तो खूब संपत्ति अपने म्हणून त्याने हंसीचे पोट चिरून पाहिले परंतु त्यात काहीच मिळाले नाही व हंसी सुरण पावली आणि दररोज मिळणारे अंडे सुद्धा त्याला मिळेल त्र्याण्णव मोठे झाड व लहान झाड नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसायट्याच्या सा वाराला सापडले व नदीतील सा पाण्याबरोबर वाहत चालले वाटेत नदीकाठी उभे असलेले लहान झाड त्याला ते दिसले तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले अरे या वाऱ्याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं त्या वाऱ्याच्या सपाट्यातून तू तु कसा काय वाचलास त्यावर लहान झाडाने उत्तर दिले अरे मित्रा तुझ्यानी माझ्या वागण्यात बरात फरक आहे ते तेच त्याचं कारण होय बलवानापुढे आसलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वाऱ्यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वापुढे तू मुळे तो ताठ उभा राहतो तात्पर्य समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे कसे न करता जे उद्दामपणे वाचतात ते बऱ्याच स्वतःचा नाश करून देतात गोष्ट दोनशे परिट कोला एक कोलसेवाला व्यापार शहर गावी पर्यटक गाठ पड़ी एक चौकसी के लिए एक बी चौक कोलसे पर्यटक मित्र तुझे बिराड़ सोई से नहीं सोड़ तू माजा बिराड़ी रहा परीट मू मन तो कस शक्य है कारण मैं तुझा बिराड़ी यून रह तुझा को धुवन कपड़े काले पड़ू लगे सर मजा धंदा चाड़े का तात्पर्य परस्पर विरोधी लोग एकीकरण होने शक्य नहीं गोष्ट दोनशे पा नदीत मसा व समुद्र नदी के मसा पुरा मु समुद्रत वहत गेला समुद्री मशां पेक्षा कमी दर्जा मानू लगला देश जूड़ा तिन्ही बाब्त मी तुम्हारे श्रेष्ठ है केवे लक्षा घेऊ तुम्ही सर्वांनी मला उच्चार माझा सन्मान करावा त्यावर समुद्रातील एक मासा त्याला म्हणाला अरे असं मूर्खासारखं बोलू नको जर एखाद्या कोळ्याच्या कोळी सांगितली किंमत देऊन श्रीमंत लोक खाण्यासाठी मला विकत घेतील पण तुला तो कोळी एखाद्या गरीब माणसाला फुकटही देऊन टाकेल तात्पर्य नुसत्या जात कोळ यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणा गुणांवर अवलंबून असते गोष्ट दोनशे शहाण्णव विष्णू शर्मा पंडित विष्णु शर्मा नावाचा एक मोठा विद्वान पंडित होता तो एके दिवशी कसला तरी खेळ खेळत असता दुसरे काही पंडित तेथे ते आले वो त्यांनी त्याची सट्टा केली त्या पंडितांची समजूत घालावी म्हणून विष्णू शर्म्याने एक धनुष्य आणले व त्याची दोरी सोडून ते सरळ करून त्यांच्या ठेवले त्यानंतर तो त्यांना म्हणाला अहो हे माझं कोडं तुम्ही सोडवलं चल तुम्ही खरे पंडित त्या पंडितांना ते कोडे उलगडे ना म्हणून विष्णू त्याचा अर्थ सांगितला अहो हे धनुष्य जर सारखं वाचवून ठेवलं तर ते लवकरच मोडून जाईल पण जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच वाकवलं तर ते पुष्कळ दिवस टिकेल मी कामही पुष्कळ करेल तात्पर्य माणसाचे मन धनुष्यासारखेच आहे त्याला श्रम करावायस लावले तर ते लवकर थकेल व निरुपयोगी होईल म्हणून त्याला दिवसातून काही वेळ विश्रांती देऊन त्या वेळात हास्यविनोद वाचन खेळ इत्यादी थर्मविले पाहिजे म्हणजे ते तर राहील गोष्ट दोनशे रडवेचा एक गाड़ीवाला अपनी गाड़ी रस्त्या हाथी चल रहा गाड़ी, गाड़ी एक लागले। से गाड़ी तो लागला। वर वर तो एक ताक फार कसरू लगे गाड़ीवास अरे सग वजन पड़ताने तत्पर्य इतर सर्वज मुकाटा काम करीत मधे कुरकुरा सवय आते बरी नवे गोष्ट दोनशे अठाव कस्तुरी मृत हिमालया मे एक जी हरिणी त्याच्या बेंबीजवळ एक पिशुवी असते व त्यात कस्तूरी असते म्हणून त्यास कस्तूरी मृग म्हणतात एकदा एका कस्तुरी मृगाची शिकार करण्याकरता काही शिकारी लोक व त्यांचे कुत्रे यांनी त्याचा पाठलाग केला असता तेमले व जीव आता कसा काय वाचवावा याच्या काळजीत पडले तेवढ्यात त्याला सुचले की शिकारी लोक आपल्या जवळील कस्तुरीसाठी मागे लागले आहेत तेव्हा कस्तुरी जर आपण काढून टाकली तर ते शिकारी आपल्या मागे लागणार नाहीत म्हणून त्याने आपल्या जवळील कस्तुरी टाकून गिरी व ती घेऊन त्याच्या जीवाचा अपाय न करता ते शिकारी तेथून निघून गेले तात्पर्य ज्यामुळे दुष्ट लोकांचा त्रास वरचे वर होतो ते कितीही मूल्यवान असले तरी शहाणी माणसे त्याचा त्याग स्वतःचा जीव वाचवू शकतात गोष्ट दोनशे चोर व कुत्रा एका माणसाचे घर फोडावे म्हणून एक चोर रात्री त्या ठिकाणी गेला असता तेथील कुत्रा त्याच्यावर जोर दोराने लागला त्या कुत्र्याला गप्प करण्यासाठी चोराने एक भाकरीचा तुकडा त्याच्या पुढे केला तो न घेता कुत्रा त्याला म्हणाला अरे तू इतक्या रात्री येथे आला आहे यावरून तो वाईट असला पाहिजे तसा प्रथम आला होता परंतु माझे तोंड बंद करण्यासाठी तू मला देतो आहे यावरून तुझ्या वाईटपणाबद्दल माझी खात्री झाली आहे रात्रीच्या वेळी इथे बसून मी मालकाचं घर रातीत असतो तेव्हा तु तुझ्यासारख्या चोरांपासून त्यांचं रक्षण करणं हे माझ कर्तव्य आहे लाच देऊन त्या कर्तव्यापासून मी दूर होईल अशी कल्पनाही तू करू नकोस तू जोपर्यंत या घराच्या आसपास आहेस तोपर्यंत मी असाच धुंकत राहणार हे लक्षात घे लवकर आहे तात्पर्य स्वार्थी लोक स्वतःच्या स्वार्थाच्या आड येणाऱ्या लोकांना लात देऊन वश करू पाहतात पण जे खरे प्रामाणिक असतात ते स्वतःचे कर्तव्य करतात ते लात घेऊन मालकाचे नुकसान करण्यास तयार होत नाही गोष्ट तीनशे कानस व एक साप एका लोहाराच्या दुकानात शिरून काहीतरी खाण्यासाठी शोधत होता तेथे पडलेले एक कान तो चावू लागला म्हणाली अरे तू माझ्या वाटेला जाऊ नकोस लोखंड आणि पोलाद यांच्यासारख्या धातूला मला तू चावला तर तुझे धात मात्र पडतील तात्पर्य विरुद्ध पक्षाचे सामर्थ्य किती व आपले किती याचा विचार न करता जो प्रतिपक्षावर एकदम तुटून पडतो तो बहुतेक वेळा स्वतःचा नाश करून घेतो